पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण चौतीसावे दिल्ली करार वडिलांनी देह ठेवला त्याच दिवशी व जवळजवळ त्याच घटकेला मंडलाकार परिषदेला गेलेले बरेचसे प्रतिनिधी मुंबई बंदरात येऊन दाखल झाले शास्त्री व सप्रू थेट अलाहाबादला आले गांधीजी व वर्किंग कमिटीचे काही सभासद तेथे ते होतेच आमच्या घरीच खासगी बैठक होऊन मंडलाकार परिषदेत काय घडले ते निवेदन करण्यात आले एक प्रसंग घडून आला एडिम बरो येथील भाषणाबद्दल नामदार शास्त्र्यांनी आपण होऊनच खेद प्रदर्शित केला परिस्थितीचे दडपण नेहमीच आपल्या मनावर पडते व वा। आपल्या वाणीचा दरवळ पसरू लागला की आपल्याला भान राहत नाही असे त्यांनी सांगितले आम्हाला माहिती नाही अशी एक देखील महत्वाची बातमी प्रतिनिधी महाशयांनी सांगितली नाही पडद्याआड कोणती कारस्थानी सुरू होती लॉर्ड श व सर ज्ञ खाजगीरित्या काय बोलत आणि काय करत यासंबंधी त्यांनी बरीच माहिती आम्हाला दिली मला वाटते की आमचे प्रागतिक मित्र हिंदुस्तानच्या वस्तुस्थितीकडे न पाहता वतीत तीत अनुस्सूत झालेल्या तत्वांकडे न पाहता आपले सारे लक्ष बडे अधिकारी काय खलमते करतात व काय चकाट्या पिटतात याकडेच लावत आलेले आहे अलाहाबाद इथं झालेल्या चर्चेतून काही सुद्धा निष्पन्न झाले नाही मंडलाकार परिषद म्हणजे नुसता पाचोळा आहे हा आमचा पूर्वग्रह मात्र ठाम गांधीजींनी व्हायसरायकडे मुलाखत मागावी व त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करावी असे कोणीतरी सुचविले सूचना करणाऱ्याचे नाव आता लक्षात नाही गांधीजींनी पत्र असे कबूल केले पण मुलाखतीपासून काही एक निष्पत्ती होईल अशी आशा त्यांच्या मनात होती असे मला वाटत नाही पण वाकडी वाट करावी लागली तरी आपल्या विरोधकांना भेटावे व त्यांच्याशी बोलावे ही पद्धती तत्वता त्यांना मान्य होती आपली बाजू शंभर खरी आहे अशी त्यांची खात्री असल्यामुळे दुसऱ्या पक्षाची खात्री आपण पटवून देऊ अशी आशा त्यांना वाटे पण केवळ विरोधकांच्या बुद्धीला आपले म्हणणे पटवावे इतकेच ध्येय ते थे डोळ्यांपुढे ठेवत नसत अंतःकरण पालट घडावा राग व गैर विश्वास यांचे अडस निखूम पडावेत विरोधकांच्या पोटात व मनात रिघावे अशी त्यांची इच्छा असे असा पालट झाला की खात्री पटविने सोपे होते खात्री नच पटली तर निदान विरोधाचे तणाव ढिले पडतात आणि कलहाच्या नांगीचा काटा झाडून जातो हे गांधीजी जाणून होते विरोधकांशी संबंध आला असता त्यांनी अनेक वार विजय मिळविला आहे केवळ व्यक्तिमत्वाच्या जोरावर ते विरोधकांना आपलेसे करीतही आश्रय करण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रवाहामुळे हतबलहूड अनेक टीकाकार व निंदक त्यांचे चाहते म्हणले तदनंतर त्यांनी केलेल्या टीकेत टवाळीचा लोळलेशही आढळून येत नसे आपल्या अंगच्या या शक्तीची जाणीव असल्यामुळे मतभेद असणाऱ्या लोकांना भेटण्यास गांधीजी केव्हाही तयार असत पण वैयक्तिक अथवा क्षुल्लक प्रश्नाच्या बाबतीत व्यक्तीशी मुकाबला करणे निराळे आणि ब्रिटिश राज्य यंत्रा यंत्रासारख्या विजयी साम्राज्यशाहीच्या प्रतिनिधीभूत व्यवस्थेशी दोन हात करणे निराई, ही गोष्ट माहीत असल्याकारणाने गांधीजी लॉर्ड आयर्विनच्या मुलाखतीला गेले ते फारशा आशने गेले पन, नाही इकडे कायदेभंगाची चवळ सुरूच होती पण वाटाघाटीच्या बातम्या सर्वांच्या तोंडी झाल्यामुळे त्यातील तीव्रता थोडीशी कमी झाली भेटीची व्यवस्था करण्यात मूळीच दिरंगाई झाली नाही व्हॉयसरायबरोबरच्या संभाषणात तात्पुरत्या तडजोडीविषयी काही महत्वाचे बोलणे निघाले तर वर्किंग कमिटीच्या सभासदांना मी बोलावून घेईन असे सांगून गांधीजी दिल्लीला निघून गेले थोड्याच दिवसात आम्हाला दिल्लीचे आमंत्रण आले तीन आठवडे आम्ही तेथे होतो दररोज बैठकीवरून लांब लचक आणि कंटाळा चर्चा चालत गांधीजींनी वायुसरायची अनेक वार भेट घेतली केव्हा केव्हा अगदी क्षुल्लक बाबींवर किंवा एका दुसऱ्या शब्दावर देखील मतभेद होऊन वाटाघाटी तटून राहत कायदेभंगाची चवळ तहकूब करावी यातील तहकूब या शब्दावर असेच तटू अडले कायदेभंग कायमचा बंद करणे अथवा त्यासा अजिबात त्याग करणे केव्हाही शक्य होणार नाही कारण जनतेच्या हातात एवढं एकच एक शस्त्र उरले नाही असे गांधीजी नेहमी स्पष्टपणे बोलून दाखवेत तथापि कायदेभंग तहकूब करणे मात्र शक्य होते शब्द निर्णायक स्वरुपाचा असावा असा मुद्दा लॉर्ड आयर्विन यांनी मांडला पण तो गांधीजींनी मान्य केला नाही सरतेशेवटी कायदेभंग पुढे जलविण्यात येऊ नये अशी शब्दरचना मान्य करण्यात आली परदेशी कापडावरील व गुत्त्यावरील निरोधनासंबंधी सुद्धा असाच काट्याकूट झाला तळजोडीच्या तात्कालिक मुद्यांचा उहापोह करण्यात आमचा बहुतेक वेळ गेला मूलभूत तत्वाकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही या चर्चेमुळे युद्ध तळगोबी होऊन मागाहून खऱ्या ऐन प्रश्नावर संभाषण होईल असा आमचा होता त्यावेळी दिल्ली येथे पंचमेळ लोक जमलेले होते त्यात परदेशी बातमीदारी विशेषतः अमेरिकन आलेले होते आमच्या मौनामुळे ते जरा डोक्यात राह घालत गांधी आयविन संभाषणाबद्दलची माहिती तुमच्या नव्या दिल्लीच्या सेक्रेटरीयटमधूनच आम्हाला जास्त मिळते असे ते म्हणत आणि ते खरेच होते महात्माजींचे ग्रह त्यावेळी उच्चिचे असल्यामुळे बडे बडे पदवीवालेही त्यांना लावून सलाम करू लागले होते ज्या लोकांनी गांधीजी व काँग्रेस यांचा विटाळमान लावं त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली ते लोक आता दिलजमाई करण्यासाठी लगबग करीत असलेले पाहून मोठी मजा वाटे काँग्रेसची कमान चढती दिसत होती तेव्हा भविष्यकाळी ती तशीच चढती राहणार नाही कशावरून एकंदरीत काँग्रेसशी व तिच्या गोडी गोडीगुलाबीने वागावे हीच नीती फायद्याची ठरेल अशी कल्पना होती एका वर्षानंतर त्यांच्या धोरणात आणखी एकवार बदल होऊन ते काँग्रेस व तिचे कार्यक्रम यांच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करू लागले व तिचा आपला काही संबंध नाही असे दर्शविण्याची अहमह मिका त्यांच्या सुरु झाली नवीन जमान्यात आपल्याला कदाचित मानाचे स्थान मिळणार नाही अशी थोडी धास्ती मनात उत्पन्न होऊन जातीनिष्ठ पुढारीसुद्धा गांधीजींकडे येऊन आपण पुढाकार घ्याल तर तडजोड होण्याला अडचण पडणार नाही अशी आश्वासन देऊळलांदे गांधीजी व आम्ही डॉक्टर अंसारी यांच्या घरी उतरलो होतो तेथे उच्च निच्छ सर्व तऱ्हेच्या लोकांची अखंड रांग लागून राहिलेली असे फुर्सत सापडली की त्यांच्याकडे पाहत बसणे बोधप्रद व मोठे मनोरंजक होते गेली काही वर्षे आमचा संबंध शहरातल्या व खेडोपाडीच्या साळ्यामाळ्यांशी व तुरुंगातील दरिद्री कैद्यांशी फक्त येत असे गांधीजींकडे जे लक्ष्मीपुत्र येत होते त्यांनी मनुष्यस्वभावाचा एक निराळाच नमुना आम्हाला दाखवून दिला जिकडे शक्ती व यश दिसेल तिकडे वळून हसऱ्या चेहिणी त्याचे स्वागत करावे अशा मोठ्या लवचिक मनुष्यस्वभावाचा तो नमुना होता त्यांच्यापैकी पुष्कजन हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचे आधारस्तंभ समजले जात पण हिंदुस्थानात जी कोणती सत्ता प्रस्थापित होईल तिचे आधारस्तंभ व्हावायला ते एका पायावर तयार आहेत हे पाहून कुणाला आनंद वाटणार नाही पुष्कदा गांधीजींबरोबर मी सकाळी फिरावया जात असे त्यांच्याशी बोलण्याची आम्हाला तेवढीच एक संधी मिळत होती फिरण्याच्या वेळीही केव्हा केव्हा मुलाखत घेण्यासाठी परदेशचे लोक अथवा एकदा मित्र यावायचाच भूत वर्तमान व विशेषतः भविष्यकालीन अनेक गोष्टींवर आमची चर्चा होत असे भविष्यकाळच्या काँग्रेसविषयी गांधीजींची कल्पना ऐकून मी चकितच झालो माझी समजूत अशी की स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस संस्था आपोआपच नष्ट होईल त्यांचे मत असते की काँग्रेस पुढेही चालू राहावी मात्र ती एका अटीवर तिच्या कोणत्याही सभासदाने सरकारी नोकरी स्वीकारू नये व कोणालाही नोकरी पत्करायची असेल तर त्याने काँग्रेसमधून अंग काढून घ्यावी अशी शिस्त काँग्रेसने सभासदांवर जारी करावी त्यांची योजना सगळीच्या सगळी मला आठवत नाही परंतु तिच्यातील आधारभूत कल्पना अशी की आपल्या वैराग्याने व निस्वार्थीपणाने शासन संस्थेच्या कार्यकारी मंडळावर व इतर खात्यांवर काँग्रेसला आपली नैतिक छाप पाडता येईल व त्यांना योग्य मार्गावर राखता येईल ही।, ही कल्पना फार विचित्र दिसे मला तिचा निरसाउलगडा होत नाही व तिच्या संबंधी मनात अनेक शंका उपस्थित होतात अशा संस्थेची कल्पना मनाने केली तरी अशा संस्थेचा सा देखील दुरुपयोग वरिष्ठ वर्गांना करता येईल असे मला वाटते व्यावहारिक गोष्टी सोडून दिल्या तर गांधीजींच्या विचारांची बैठक समजून घेण्याच्या कामी या योजनेचा थोडासा उपयोग खात्रीच होण्यासारखा आहे आधी निश्चित ठरलेल्या कल्पनांप्रमाणे राजकीय व आर्थिक व्यवस्थेची पुनर्घटना करण्यासाठी राजसत्तेचा कब्जा घेता यावा म्हणून पक्ष संघटना करण्याची आधुनिक काळातील जी कल्पना आहे ती ज्या गांधीजी सर्वस्वी विरुद्ध आहे आर एच टॉने यांच्या शब्दात सांगायचे तर अधिकात अधिक गाजरे अधिकात अधिक खेत्रांना मिळावीत म्हणून अस्तित्वात आलेले जे पक्ष आजकाल समाजात दिसतात तसला पक्ष स्थापन करण्याचीही गांधीजींची इच्छा नाही गांधीजींची लोकसत्तेविषयीची कल्पना आध्यात्मिक आहे हे निसंशय बहुसंख्या प्रतिनिधित्व वगैरे नेहमीच्या अर्थाने वापरण्यात येणाऱ्या कल्पनांशी तिचा संबंध नाही त्यांची लोकशाही सेवा व त्याग यावर आधारलेली असून नैतिक दडपण हेच तिच्या हातचे शस्त्र होय नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पत्रकात त्यांनी लोकसत्तावाद्यांची व्याख्या दिली आहे मी जन्मजात लोकसत्तावादी आहे असे ते म्हणतात मानवजातीमधील मा दरिद्रातील दरिद्री माणसाशी एकरूप होणे ते राहतात तसेच आपण राहावे अशी तळमळ वाटत असणे व वा। आपली राहणी देखील त्यांच्यासारखी व्हावी म्हणून मनापूर्वक प्रयत्न त्याचबरोबर सुरू ठेवणे इतक्या गोष्टी केल्यावर स्वतःला लोकसत्तावादी समजण्यास जर हरकत नसेल तर मीही स्वतःला लोकसत्तावादी म्हणू इच्छितो नंतर लोकशाहीचे ते विवेचन करतात काँग्रेसला लोकसत्ता स्वरूपाची व लोकसत्तेच्या बळाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे ती प्रतिवर्षी काँग्रेसला हजर राहणाऱ्या प्रतिनिधींच्या व प्रेक्षकांच्या संख्येमुळे नव्हे तर तिच्या वाढत्या सेवेमुळे होय पाश्चात्य लोकशाहीची जवळून लाग झाली नसेल पण ती मुशीत वितळत पडली आहे हे खास लोकशाही यशस्वी करून दाखवून लोकशाहीचे खरे शास्त्र पूर्णावस्थेत नेण्याचा मान हिंद मिळावा अशी माझी इच्छा आहे सध्याच्या लोकशाहीच्या पोटी ढोंगीपणा व सावळा गोंधळ हे जन्मास येतात हे निःसंशे आहे पण त्या गोष्टी अपरिहार्य समजण्याचे कारण नाही केवळ संख्याब हे लोकशाहीचे निदर्शक नव्हे ज्या समाजाचे ते प्रतिनिधी समजले जातात त्या समाजाचे तेज आशा व महत्वाकांक्षा त्यांच्यामार्फत नीट व्यक्त होत असतील तर अशा प्रतिनिधींच्या हाती असलेली सत्ता लोकशाहीशी विसंगत ठरण्याचे कारण नाही मारपीट करून लोकशाहीचा विकास होणे शक्य नाही लोकशाहीची मनोवृत्ती बाहेरून लादता येणार नाही तिचा उद्भव मनातून व्हावयाच पाहिजे गांधीजी मान्यच करतात की ही पाश्चात्य लोकशाही नव्हे परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की कम्युनिस्टांच्या लोकशाही विषयक कल्पनेशी मात्र गांधीजींच्या कल्पनेचे बरेसे साम्य दिसून येते कारण त्यांच्याही कल्पनेत थोडी आध्यात्मिकता आहे जनतेला आपल्या अडीअडचणींची दादई नसली तरी तिच्या खऱ्या गरजांची व आकांक्षांचे आपण प्रतिनिधी आहोत असे मुठभर कम्युनिस्ट हक्काने सांगतील अर्थात हे साम्य अल्प आहे व त्यावर फारसे विसंबून राहता येणार नाही कारण मार्ग व हिंसा या यासंबंधीच्या दोघांच्या दृष्टीकोनात अतिशय भिन्नता आह गांधीजी लोकसत्तावादी असोत वा हिंदी शेतकरी जनतेचे जनतेच ततिनिधी आह खरे त्या लाखो जीवांच्या व्यक्त व सुप्त इच्छाशक्तीचा परिपाक गांधीजींच्या ठिकाणी उतरलेला आहा शेतकऱ्यांच तिवळ प्रतिनिधीच नाहीत तर गांधीजी म्हणजे असंख्य शेतकरी समाजाची जणू काय घरीभूत प्रतिमा आहे अर्थात ते सामान्य शेतकऱ्यांप्रमाणे खासच नाहीत अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता मृदू अंतकरण सद्भिरुची आणि विशाल दृष्टीकोन हे गुण त्यांच्या ठाई आहेत मानवी भावनांनी त्यांचे हृदय नटले असले तरी वासना भावनांचे जाणे दमन केले आहे व त्यांचे शोधन करून जाणे त्यांना अध्यात्मप्रौण बनविले आहे असे ते एक विरागी आहेत अचाट व्यक्ती सामर्थ्य त्यांच्या अंगी असून लोहचुंबकाप्रमाणे ते माणसे आपणाकडे खेचून घेतात व त्यांच्या अंतकरणात जाज्वल्य निष्ठेची व प्रेमाची ओढ निर्माण करतात हे सर्वसामान्य शेतकऱ्याला पेलणारे काम नव्हे तरीही त्यांना महान शेतकरीच म्हटले पाहिजे कारण त्यांचा जगाकडे पाण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्याचाच आहे जीवनातील काही काही गोष्टी शेतकऱ्यांप्रमाणे त्यांच्याही देण्यात येत नाही पण आपल्या या शेतकरी प्रधान देशाची मात्र त्यांना पूर्ण माहिती आहे त्यात एवढी तेवढी हालचाल झाली तरी गांधीजींच्या मनावर तिचे छाप उमटता जणो काही सहज प्रवृत्तीने त्यांना परिस्थितीचे अचूक निदान बांधता येते वेळेचे टिपन साधून कार्याला प्रारंभ करण्याचे हातोटी त्यांना साधून गेली आहे गांधीजी म्हणजे सरकारला पडलेली कोडे आहे त्यांच्या देशबांधवांची व जीवलक मित्रांची अवस्था देखील सरकारप्रमाणेच होते इतर देशात त्यांचे वस्तान कदाचित बसणार नाही पण पापाचरण मुक्ती अहिंसा वगैरे संबंधी धर्मप्रवर्तकाप्रमाणे बोलणाऱ्या या माणसाची चाहत हिंदुस्थानात अद्याप होत आहे त्यांच्या शब्दांची खून या देशात अजूनही पटत आहे आपल्या त्यागाच्या व तपसिद्दीच्या बळावर पुण्याचे पर्वतरचून ज्यांनी अल्पदेवांच्या अधिकाराला धाक दाखविला व नवा युगधर्म फैलावला अशा ऋषीवर्च्या गोष्टी हिंदी पुराणातून पानोपाणी लिहिलेल्या आढळतात अथांग भरलेल्या दैवी प्रभावाच्या संचयातून अखंड स्रवणारे गांधीजींचे आश्चर्यकारक कर्तृत्व व मनसामर्थ्य पाहून मला कधीकधी त्या गोष्टींची आठवण होते सामान्य मातीपासून त्यांचा पिंड बनलेला नाही गांधीजी म्हणजे दुर्मिळ धातूचे भांडे आहे त्यांच्या डोळ्यांच्या गवाक्षात अज्ञाताची मूर्ती उभी असलेली, आम्ही अनेक वार पाहिली आह शहरी हिंदुस्थानवर नव्या यंत्रयुगीन हिंदुस्थानवर सुद्धा या शेतकरी मनोर्तीचा ठसा उमटल आहा अशा देशाने, बाह्यातकारी आपल्यासारख्या आपण असामान्य अशा आपल्या पुत्रालाच आपले दैवत बनवाव आपला पुढारी कराव हि साहजिकच होय जुन्या नामशेषहून पडलेल्या स्मृतीशीला त्यांच्या स्पर्शाने जिवंत झाल्या देशाला आपल्या पूर्वस्वरूपाचे दर्शन घडले वर्तमानकालीन भिशन विपत्तींच्या जागाखाली देशाचा चेंदामेंदा उडाला होता इतिहास व भविष्यकालीन परिस्थितीची अंदुक सुपसपने रंगवून तर कधी दिनपणे विवळून सामप्रतच्या यातना विसरण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गांधीजींच्या आगमनाबरोबर त्याच्या मनाला विसावा मिळाला आणि त्याच्या विषयीनं झालेल्या सामर्थ्य संचलून भविष्याच्या पटावर उज्ज्वल चित्रे रंगली जानस नामक द्विमुखी ग्रीक देवतेप्रमाणे हिंदुस्थान देशसुद्धा भूत व भविष्यकाळाकडे दृष्टिक्षेप करीत होता वह त्या दोन कालखंडांचा समन्वय करण्यासाठी त्याची धडपड चालली होती आमच्यापैकी कित्येकांनी या शेतकरी दृष्टिकोनाचा त्याग केला होता जुनी विचार परंपरा चालीरीती धर्म वगैरे गोष्टी आम्हाला परक्या वाटत आम्ही स्वतःला आधुनिक म्हणून घेत होतो प्रगतीची भाषा आमच्या तोंडी खेळत असे यंत्रयुग उच्च दर्जाचे राहणीचे मान सामुदायिक शेती वगैरे विचार आमच्या मनात घुळत असत शेतकऱ्याचा दृष्टीकोन उफराटा आहे असे आम्हाला वाटत असून समाजवाद कम्युनिझम यांची आवड आमच्याच उत्पन्न झाली होती असे असूनही आम्ही गांधीजींबरोबर राजकारणात सहकार्य केले अनेक बाबतीत त्यांचे कट्टर अनुयायी बनलो हे कसे उत्तर देणे मोठे बिखट काम आहे आणि गांधीजींशी ज्यांचा परिचय झालेला नाही त्यांचे कोणत्याही उत्तराने समाधान होणार नाही कारण व्यक्तित्व ही मानवाच्या अंतकरणाला मिठी घालणारी एक विलक्षण शक्ती आहे तिचे वर्णन कसे करणार ही शक्ती गांधीजींच्या अंगी भरपूर प्रमाणात असून निकट येणाऱ्या लोकांना त्याचे स्वरूप निराळेत भासू लागते अंगच्या व्यक्तित्वामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असले तरी अखेरिला बुद्धिजी खात्री पट्टे म्हणूनच ते त्यांच्या भजनी लागतात हे मान्य केले पाहिजे त्यांचे तत्वज्ञान अगर त्यांची ध्येय त्यांना सर्वस्वी पटत नसतील पुष्कता त्यांचा युक्तिवादही समजत नसेल परंतु प्रत्यक्ष कार्यासंबंधीच्या त्यांच्या सूचना मात्र वस्तुस्थितीला धरून असतात आमच्या नेव्हाय राजकारणाचा ऐदिपणा इतका काळ चालला होता की कोणताही कार्यक्रम आखला असता तरी तो इष्टच वाटावा गांधीजींनी सुचविलेला कार्यक्रम तर धैर्याचा व परिणामकारक का असून त्यावर नीतीचा उजाळा चढलेला असल्यामुळे बुद्धी व भावना दोन्ही त्यांच्या योगाने थळारून गेल्या त्यांचे तत्वज्ञान स्वीकारले नसले तरी हलके हलके त्यांच्या कार्यक्रमाचा बिनचूकपणा आम्हाला पटू लागला व आम्ही त्यांच्या निशाणाभोवती गोळा झालो अशा रीतीने त्यांच्या तत्वज्ञानाची व कार्याची फारकत करण्यात आमची चूक झाली असेल व त्यामुळे पुढे मानसिक झगडे व धुसपूस चालू होणे अपरिहार्यही झाले असेल पण गांधीजी हे कार्यप्रवण व बदलती परिस्थिती नीट पारखून वागणारे असल्यामुळे आम्हाला बरोबर वाटणाऱ्या मार्गालाच ते भविष्यकाळी येऊन मिळतील अशी अस्पष्ट आशा आम्हाला मनातून वाटत होती काही असले तरी आतापर्यंत त्यांनी आखलेला मार्ग तरी खासच योग्य होता इत उत्तर वेगळे मार्ग फुटतील म्हणून आधीपासूनच अंतर सोडून चालू लागणे मूर्खपणाचे आहे असे आम्हाला वाटले या सर्व विचार आंदोलनाचा निष्कर्ष हा की आमची म्हणे अद्याप ठाम अथवा निशंक म्हणली नव्हती आमचे विचार अधिक तर्कशुद्ध असले तरी जनमनाचे नाडीज्ञान गांधीजींना फार चांगले आहे त्यांच्यावर लोक इतकी निष्ठा व श्रद्धा ठेवतात तेव्हा जनतेला जी गोष्ट हवी ती त्यांच्या अंगी असली पाहिजे असे विचार नेहमी म्हणतात त्यांची खात्री पटवली की जनतेचाही खात्री पटली असती दृष्टिकोन शेतकऱ्यांचा असला तरी जन्मजात बंडखोरी त्यांच्या रक्तात होती प्रचंड बदल घडवून आणण्याचे कंकन त्यांनी हातात बांधलेले असून परिणामाच्या भीतीने त्यांचे पाऊल अडखळणारे नव्हते ना हो त्यामुळे त्यांचे खात्री पटविता येईल असे वाटे आमच्या बेहिमती व सुस्त लोकांना शिस्त लावून त्यांनी केवढे काम करून घेतले आणि त्यातून जुलूम नाही की लालूस नाही प्रेमळ नजरेने गोडशा शब्दाने आणि सर्वात अधिक परिणामकारी अशा स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी लोकांना जागी केले एकोणीशे साली सत्याग्रह हिंदुस्थानात नुकता सुरू झाला होता तेव्हा मुंबईचे उमर सोभाणी गांधीजींचे लोकप्रिय मुकादम असे वर्णन करीत एकोणीसशे एकतीस सालापासून मागचे सिंहावलोकन केले की सानंद गर्ववाटे एकोणीशे तीस साली हिंदुस्थानात जणो काही नवल वर्तले आपल्या मंत्र शक्तीने गांधीजींनी देशाचे स्वरूप जणो काही पालटून टाकले आम्ही ब्रिटिश सरकारला कायमचे लोळवले अशी मूर्खपणाची समजूत कोणीच करून घेतली नव्हती पण आम्हाला अभिमान वाटत होता तो सरकारवर मात केली म्हणून नव्हे आमच्या बंधूबगिनींविषयी तरुणांविषयी मुलांविषयी आम्हाला अभिमान वाटे कोणत्याही काळी कोणत्याही राष्ट्राला हितप्रद होईल असाच मानसिक उत्कर्ष आम्ही साधला होता त्यातल्या त्यात आमच्या जीत आणि पददलित राष्ट्राचे तर अत्यंत मोठे कल्याण झाले होते या मोलाच्या संचयातून एक पैसुद्धा गहाळ होऊ म्हणून आम्ही जपत होतो गांधीजी मला अतिशय ममतेने व सौजन्याने वागरीत असत वडिलांच्या मृत्यूमुळे आमचा संबंध विशेष दृढ झाला मी म्हणेन ते सगळे ते शांतपणे ऐकून घेत व माझ्या इच्छेनुसार शक्य तो वागण्याचा प्रयत्न ठेवी यामुळे मनाला अशी आशा लागून राहिली होती की मी व माझे काही सहकार्य मिळून त्यांना हलके हलके समाजवादी मार्गावर आणून सोडू आपणाला तो मार्ग पटला तर एक पाऊल त्या टाकण्याची आपली तयारी आहे असं ते सुद्धा म्हणाले होते सध्याच्या सामाजिक व्यवस्थेत नांदत असणारी विपत्ती उधळ अन्यायता व हिंसा ही सर्व दुःखे नष्ट करायची असतील तर समाजवादाचे मूलभूत सिद्धांत मान्य करण्याशिवाय गांधीजींना गत्यंतर नाही असे त्यावेळी मला वाटत होते कार्यपद्धतीबद्दल मतभेद झाला तरी ध्येयाच्या बाबतीत मतभेदाला जागा आहेच कोठे हे देवांचे विचार पण गांधीजींचे ध्येय व समाजवाद्यांचे ध्येय यांच्यामध्ये मूलता भेद आहे ही गोष्ट मला आता स्पष्टपणे कळून चुकली आहे असं एकोणीशे एक सालच्या दिल्ली येथील प्रसंगाकडे पुन्हा वळूया गांधी आयरुन वाटाघाटी काही काळ चालून पुन्हा एकाकी बंद पडल्या कित्येक दिवस गांधीजींना व्हाईसुरायकडून निमंत्रण आले नाही व तडजोड फिसकटली असे वाटून वर्किंग कमिटीचे सवासद घरोगर जाण्याच्या तयारीला लागले पुढील कार्यक्रमाविषयी व कायदेभंगाविषयी एकत्र जाऊन आम्ही पुन्हा विचार केला कारण तडजोड फिसकटल्याचे जाहीर झाल्यावर पुन्हा भेटणे शक्य होणार नाही हे उघडंच दिसत होते पूर्वीहून फार भयंकर अशी दडपशाही या सरकार सुरू करील अशा वदंता येत होत्या म्हणून चळवळीला मार्गदर्शक होतील असे अनेक ठराव आम्ही पसार केले एक ठराव थोडासा महत्वाचा होता इतके दिवस प्रत्येक हंगामी अध्यक्ष आपल्यानंतरच्या व वर्किंग कमिटीच्या सदस्यांची नेमणूक करी पण बदली वर्किंग कमिटीच्या हाती चळवळीला नवी दिशा लावण्याचा फारच थोडा अधिकार होता या बदली कमिट्यांची परंपरा चालू राहिली तर पुढे घोटाळा मागण्याचा संभव दिसू लागला तेव्हा यापुढे नेमणुका करण्यात येऊ नयेत असा ठराव दिल्ली येथे झाला जोपर्यंत वर्किंग कमिटीच्या सभासदांपैकी कोणीही मोकळे असतील तोपर्यंत त्यांनीच पूर्ण वर्किंग कमिटी म्हणून अधिकार चालवावा आणि सर्वच सदस्य अडकून पडले की वर्किंग कमिटीचे अधिकार देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हाती यावे व नंतर सर्व जनतेने नेटाने लढा चालवावा असे ठरविण्यात आले या ठरावाने अगदी रोकटोक मार्ग दाखवून दिला त्यात तळजोडीला जागाच राहिली नाही पण मुख्य केंद्राला देशातील इतर केंद्रांशी व्यवस्थित प्रकारे दळणवळ ठेवणे अशक्य होत चालले होते हेही या ठरावावरूनच स्पष्ट होत होते आमची कार्यकर्ती सरकारला चांगली ठाऊक होती ती उघडपणे काम करीत असल्यामुळे दळणवळणाच्या अडचणी उद्भवणे अपरिहार्य झाले एकोणीशे तीस साली अहवाल आणण्यासाठी हुकूम पोचविण्यासाठी व तपासणीचे काम करण्यासाठी गुप्त व्यवस्था करण्यात आली होती या अधिकारी दलाचे काम ठाक ठिकपणे चालत असे मनात आले तर असे गुप्त खाते यशस्वी चालविता येते ही गोष्ट एवढ्यावरून सिद्ध झाली परंतु हा प्रकार गांधीजींना नापसंत होता हा व पास करून आम्ही जावयास निघालो पण इतक्यात लॉर्ड आयविनकडून पुन्हा बोलावण्यात आले व वाटाघाटींना पुन्हा सुरुवात झाली चार मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत गांधीजींची वाटपात आम्ही बसलो होतो पण ते सुमारे दोन वाजता परत आले व आम्हाला उठवून तडजोड निश्चित झाल्याचे वृत्त त्यांनी आम्हाला कळविले आम्ही मसुदा पाहिला त्यातील बहुतेक मुद्दे मला माहीत होतेच परंतु संरक्षण बंधनांविषयीचे त्यातील दुसरे कलम पाहून मात्र मी थक्क झालो त्याविषयावर मी विचार केलेला नसल्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नाही व आम्ही सर्वजण झोपण्यासाठी निघून गेलो गोष्ट होऊन गेली आता तिच्याविषयी अधिक वाचता करण्यास अर्थ नव्हता आमच्या नेत्याचा शब्द गुंतला होता आणि आमचा मतभेद असला तरी आम्ही करणार होतो काय त्यांना खाली ओढणार होतो त्यांच्यापासून फुटून निघणार होतो की आपला मतभेद चावडीवरून जाहीर करणार होतो असे करून एखाद्या व्यक्तीचे समाधान झाले असते पण निर्णयाला त्यामुळे बा देणार होता थोडाच आता काही का काळ कायदेभंग थांबला ही गोष्ट निश्चित होती तळजोडीला गांधीजींची मान्यता आहे असे सरकारला जाहीर करता आले असते अशावेळी म्हणत असते तर खुद्द वर्किंग कमिटीलाही कायदेभंग सुरु करणे शक्य झाली नसते कायदेभंग काही काळ थांबवून सरकारशी तात्पुरती तडजोड करावयास मी व माझे सहकार्य पूर्णपणे तयार होतो आपल्या बांधवांना परत तुरुंगात पाठवणे अथवा तुरुंगांमध्ये जे हजारो लोक कितपत पडले होते त्यांना तेथे तसे जांभून ठेवणे सोपे काम नव्हते तुरुंगात दिवसाच्या दिवस आणि रात्रीच्या रात्र घालवणे ही सुखाची बाब नाही शिवाय तीन आठवड्यांपर्यंत चाललेल्या या वाटाघाटींमुळे देशामध्ये अपेक्षेचे वातावरण पसरले असून तडजोड फिसकटली असती तर जनतेची निराशा झाली असती म्हणून कोणत्याही मूलभूत धोरणाला बट्टा लागत नसेल तर तात्पुरता समिट करावा असेच वर्किंग कमिटीच्या सर्व सदस्यांचे मत होते ज्या कित्यक्क मुद्यांवर वादविवादाची वादही उत्पन्न झाली ते मला विशेष महत्वाचे वाटले नाहीत दोन बाबींकडेच माझे विशेष लक्ष होते स्वातंत्र्याचे ध्येय कोणत्याही प्रकारे मलिन होऊ नये हा एक मुद्दा व या तडजोडीचा परिणाम संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय होणार हा दुसरा खंडबंदीची व करबंदीची चळवळ मोठ्या यशस्वीरितीनं चालू असून काही काही ठिकाणी तर कवडी सुद्धा वसूल झाली शेतकरी दमदारपणे लढत होते जागतिक मंदीमुळे त्यांची स्थिती बिकट होत चालली होती आमच्या करबंदीच्या चवळीचे स्वरूप राजकीय व आर्थिक असे दुयरी होते समेट तात्पुरता झाला तर कायदेभंग थांबेल व करबंदीचे राजकीय स्वरूप नष्ट होईल पण तिची आर्थिक बाजू कायमच राहणार कारण बाजारभाव कमालीचे घटल्यामुळे खंड अथवा कर देण्याचे त्राण शेतकऱ्यात लवळ मात्र राहिले नव्हते त्याची वाट काय हा मुद्दा गांधीजींनी म्हैसरायाजवळ स्पष्ट केला करबंदीची चवळ मागे घेऊ पण शेतकऱ्यांना न झेपेल असा कर भरण्याचा सल्ला आम्ही देणार नाही असे त्यांनी बजावून सांगितले ही प्रांतिक बाब असल्याकारणाने हिंदुस्थान सरकारबरोबर तिची बारकाईने वाटाघाट करणे शक्य झाली नाही प्रांतिक सरकार आमच्याशी वाटाघाटी करून शेतकऱ्यांची दुस्थिती निवारण करण्याचा प्रयत्न करील असं आश्वासन देण्यात आले आश्वासनाची भाषा मोगम पण त्या परिस्थितीत यावून अधिक निश्चित असे काही हाताला लागणे शक्य झाले नसते अशा रीतीने हा मुद्दा काही वेळपर्यंत तरी निकाळात निघाला राहता राहायला स्वातंत्र्याच्या धियाचा प्रश्न तळजोड इथला दुसऱ्या कलमामुळे आमचे ध्येय बाधित झाले होते एक वर्षापर्यंत लोक इतक्या शर्तीने लढले ते यासाठीच का आमच्या उक्तींचा व कृतींचा शेवट अशा व्हावा काय काँग्रेसच्या स्वातंत्र्याचा पुन्हा पुन्हा उच्चारलेली सव्वीस जानेवारीची प्रतिज्ञा या सर्वांचा हाच का निष्कर्ष हेच विचारत्या रात्री मी अंथरुणावर पडलो असता माझ्या डोक्यात घुळत होते आणि काहीतरी बहुमोल वस्तू गाळ व्हावी हरफून जावी त्याप्रमाणे माझ्या अंतकणामध्ये एकतरेसा शून्याकार माजला होता